पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील भाग सहावा बुद्ध आणि त्यांचे समकालीन एक बुद्धाचे समकालीन एक ज्या काळात बुद्धाने परिरजा घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंत त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते दोन या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून ती करावून घ्यावी स्वतः व्याभिचार करावा आणि दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे आत्म्यावर या कशालाही परिणाम होत नाही एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो तो आपल्या मूळ स्वरुपात विलीन होतात मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही तीन दुसरा एका पंथाचे नाव नियतीवाद असे होते त्याचा मुख्य प्रणेता मखली गोसाल हा होता त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता कोणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही घटना घडतात त्या कोणीही घडवित नाहीत दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्याचे तत्वज्ञान होते चार तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होत अजित केश कवल हा त्याचा मुख्य प्रणेता होय त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाश्वाद होता यज्ञ किंवा होम याला काही अर्थ नाही आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही स्वर्ग नाही की नरक नाही जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे आत्मा हे टाळू शकत नाही जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे महाकल्पातील जन्ममरणाच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनेच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही पाच चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते या पंथाचा प्रमुख पकुग कच्चायन हा होता त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या सप्तमहाभूतांचा बनलेला असतो यापैकी कोणत्याही दुसऱ्यावर अवलंबून नसते त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत त्यांचा कशाने नाश होऊ शकत नाही जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही शस्त्रसप्त महाभूतात प्रवेश करत एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा सहा संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंत होता त्याचे नाव विक्षेपवाद हा एक प्रकारचा संशयवाद होता संजय बेलपुत्त म्हणतो जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे वाटले तर मी होय म्हणेन पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन मानव प्राणी निर्माण केले गेले काय माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही याप्रमाणे संजे बेल फुत्ताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले सात सहाव्या पंथाचे नाव चातुर्याम संवर्वाद या पंताचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता त्याला निघंठ नाथ पुत म्हणत महावीराने असे सांगितले आहे की पूर्व जन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपश्चरेनं दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्म धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले हे चार नियम पुढील प्रमाणे एक हिंसा न करणे दोन चोरी न करणे तीन खोटे न बोलणे आणि चार मालमत्ता न करणे किंवा ब्रम्हचर्य पाळणे दोन समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती एक नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही दोन त्यांच्या शिकवणुकीला त्यांनी दिलेली अमान्य अकारण नव्हती तो म्हणतो तीन पूर्ण कश्यप किंवा पगुद कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मांडले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या मजल मारू शकेल चार जर मख्खली गोसालाचे तत्वज्ञान खरे मांडले तर मनुष्यदैवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही पाच अजित केश कंबलाचे तत्वज्ञान खरे मांडले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल सहा संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मांडले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही सात निघंटनाथपुत्ताचे तत्वज्ञान खरे मांडले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्कराव लागल आठ याप्रमाणे तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही हताश असहाय्य आणि अविचारी माणसांचेही विचार आहेत असेच त्याला वाटले म्हणून त्यानं याबाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घ्या ठरविले